ليجزي الذين آمنوا وعملوا الصالحات أولئك لهم مغفرة ورزق كريم والذين سعوا في آياتنا معاجزين أولئك لهم عذاب من رجز أليم ويرى الذين أوتوا العلم الذي أنزل إليك من ربك هو الحق ويرى الذين أوتوا العلم الذي أنزل إليك من ربك هو الحق आणि ही कायमत यासाठी येईल की मोगदला द्यावा अल्ला त्या लोकांना ज्यांनी इमान आणलं आहे आणि सत्कर्म करीत राहिले आहेत त्यांच्यासाठी क्षमा आहे आणि मानाची रोजी आणि ज्या लोकांनी आमच्या आयतींना खालवण्यासाठी जोर लावला आहे त्यांच्यासाठी अत्यंत वाईट प्रकारचा यातनादायक प्रकोप आहे हे पैगंबर सल्ली कि जो काही रफ कडून तुमच्या आणि प्रभुत्व संपन्न आणि स्तुती ईश्वराचा मार्ग दाखवतो सत्याचा इन्कार करणाऱ्या लोकांना सांगतात आम्ही तुम्हाला दाखवावा असा मनुष्य जो बातमी देतो कि जेव्हा तुमच्या शरीराचा कण ना कण विखुरला गेला असेल तेव्हा तुम्ही नव्यानं निर्माण केले चाल ल जाडो हा मनुष्य अल्लाच्या नावावर कुभांड रस्तो अथवा याला वेळ लागला आहे नाही किंबूनच जे लोक परलोकाला मानत नाहीत ते प्रकोपात गुरफटले जाणार आहेत आणि तेच वाईट प्रकारे बहकलेले आहेत का यांनी कधी त्या आकाशाला आणि पृथ्वीला पाहिलं नाही ज्यांना यांना पुढून आणि मागून वेळ आहे आम्ही इच्छिल तर यांना जमिनीत धसवू अथवा आकाशाचे काही तुकडे यांच्यावर कोसवू वास्तविक पाहता यात एक या निशाणी आहे त्या प्रत्येक दासाकरता जो ईश्वराकडे रुजू होणारा असेल आम्ही दाऊद अली इस्लाम ला आपल्याकडून मोठा कृपा प्रसाद प्रदान केला होता आम्ही आज्ञा दिली कि हे पर्वतांनो त्याच्याशी स्वरसंग करा आणि हीच आज्ञा अमी पक्षनने दिली अमी लोखंडाला त्याच्यासाठी मऊ केलं या आदेशानेशी की तिलखत बनव आणि त्यांचा कडा ठीक اندازोवर ठेव हो। हे दाऊदचे संतान सत्कर्म करा जे काही तुम्ही करता ते मी पाहत आहे वाली सुलेमान الريح غدوها شهر ورواحها شهر واسلنا له عين القدر ومن الجن من يعمل بين يديه باذن ربي आणि सुलेमान अली इस्लाम करता आम्ही वाऱ्याला वशीभूत केलं सकाळच्या वेळेला त्याचं वाहणं एका महिन्याच्या मार्गापर्यंत आणि संध्याकाळच्या वेळी त्याचं वाहणं एक महिन्याच्या मार्गापर्यंत आम्ही त्याच्याकरता उतळलेल्या तांब्याचा ता झरा प्रवाहित केला आणि असे जिन्न त्याच्या अधीन केले जे आपल्या रबच्या आज्ञेनं त्याच्यापुढे काम करत असत त्यांच्यापैकी जो कोणी आमच्या आज्ञापुढे शिरजुरी दाखवत असे लहू त्याला आम्ही भरपूर अग्निची चौत होतो ते त्याच्या करता बनवत असत जे काही तो इच्छित असे उत्तुंग इमारती चित्र मुट समान हे संतान करा कृतजतेच्या पद्धतीनं माझ्या दासांमध्ये मा कमीच लोक कृतज्ञ आहेत गोष्ट त्या वाळविधीला खात होती अशा प्रकारे जेव्हा सुलेमान आले स्लाम खाली कोसळला तेव्हा जिनांवर ही गोष्ट उघड झाली कि जर ते परोक्ष जाणणारे असते तर ते जिन्न या अपमानजनक प्रकोपा गुरफटूले सबा करता खुद निवासस्थात एक निशाणी मौजूद होती दोन दौन उद्न उजवे बाजूला खा अपने दिलेली रोजी कृतज्ञ बनू रहा प्रदेश आहे उत्कृष्ट आणि स्वच्छ आणि पालन करता आहे क्षमाशील होम बिमा कपरू व हनु जल कपूर परंतु ते परामुख झाले सर शेवटी आम्ही त्यांच्यावर बांधफोड महापूर पाठवला आणि त्यांच्या पूर्वीच्या दोन उद्यानांच्या जागी आणखी दोन उद्यानं दिली ज्यात कडू आणि रेच फळ आणि जाऊची झाडं होती आणि काही अल्पशिबोरी हा होता त्यांच्या खुपराचा बदला जो आम्ही त्यांना दिला आणि कृतज्ञ माणसाखेरीज असा बदला आम्ही तर कोणाला ना देत नाही وَجَعَلْنَا بَيْنَهُمْ وَبَيْنَ الْقُرَى الَّتِي بَارَكْنَا فِيهَا قُرًى ظَاهِرَةً وَقَدَّرْنَا فِيهَا السَّيْرَ سَيْرًا فِيهَا لَيَالِي وَأَيَّامًا آمِنِينَ فَقَالُوا رَبَّنَا فَاعِدْ بَيْنَ أَسْفَارِنَا وَظَلَمُوا أَنفُسَهُمْ فَجَعَلْنَاهُمْ أَحَادِيثَ وَمَزَّقْنَاهُمْ كُلُّ مُزَّقٍ إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَاتٍ لِكُلِّ صَبَّارٍ شَكُورٍ दरमिया समृद्धि प्रदान केली उठावदारे साल आम प्रवा मजला लंब कर स्वतः जुलूम केवटी आम्स कथा बन सोलपुर परागंदा कर निश्चित प्रत्येक मनता جو مت সহيমী आणि कृतज्ञ असावा ولقد صدق عليهم ابني ظننه فسبعوه الا فريقا من المؤمنين وما كان له عليهم من سلطان الا لنعلم من يؤمن بالاخره الا لنعلم من يؤمن بالاخره ممن هو منها في شك وربك على كل شيء حفيظ आणि त्यांनी त्यांचे अनुकरण केलं एका अल्पशा गटाला वगळता जो इमानदार त्यांच्यावर कोणताही अधिकार प्राप्त नव्हता परंतु जे काही घडलं ते अशासाठी घडलं किंवा मी हे पाहू इच्छित होतो की कोण अखेरातला मांडणारा आहे आणि कोण त्याच्याबद्दल संकेत पडलेला आहे तू प्रत्येक गोष्टीची निगा राखणारा आहे हे पैगंबर सल्लीला सलम या अनेक ईश्वरवाद्यांना सांगा की पुकारून पहा तुम्ही आपल्या त्या उपास्यांना ज्यांना तुम्ही अल्लाला सोडून आपले उपास्य समजून उपास बसला आहात ते आकाशातही कोणत्या कणमात्र वस्तूचे मालक नाहीत आणि जमिनीवर सुद्धा नाहीत ते आकाश आणि जमिनीच्या मालकीतही भागीदार नाहीत त्यांच्यापैकी कोणी अल्लाचा साह्यक देखील नाही अल्लाह शिफारस देख लायक नहीं शिफारसी की परावी लोग शिफारस करना विचार बाबन का योग्य उत्तर मिला तो महान उच्चतर है हे पैगंबर सल्ले यांना विचारा कोण तुम्हाला आकाश आणि जमिनी पासून अन्न देतो सांगा अल्लाह आता अनिवार्यपणे आमच्या आणि तुमच्यापैकी कोणीतरी एकच सरळ मार्गावर आहे अथवा उघड पथगतेत गुरफटला आहे यांना सांगा जो अपराध आम्ही केला असेल विचारणा तुम्हार कहीं जे का ही, ही विचारणा आमस नहीं संगा आमच रब आम एकत्र कर मग आमियान योग्य निर्णय लवेल तो असा जबरदस्त शासक आहे जो सर्व काही जाणतो यांना सांगा जरा मला दाखवा त्या कोण विभूती आहेत त्यांना तुम्ही त्याच्या समोर येत भागीदार म्हणून लावलेला आहे बळीच नाही जबरदस्त आणि बुद्धिमान तर केवळ तो अल्लाच आहे आणि हे पैगंबर सल्लेला आलं सल्लम तुम्हाला आम्मी तुम्हारा अखिलानवजा खुशखबर देना सावध करा बन पे पर कया मत का वायदा के अवधि निश्चित है चर्चा येण्यात एक घटकावर तुम्ही उशीरही करू शकत नाही अथवा एक घटकावर अगोदर हे का नाही आणि या अगोदर आलेल्या कोणत्या ग्रंथाला पाहावं यांची दशा त्यावेळी जेव्हा हे अन्याय आपल्या रक्ष हुजुरात उभे राहतील त्यावेळेला हे एक दुसऱ्यावर दोषारोप ठेवतील जे लोक जगात दाबून ठेवले गेले होते ते बड्या वडणाऱ्या लोकांना सांगतील جلتم هناستاة كرامي إيمان دارد بلوستو قال الذين استكبروا للذين استضعفوا أنحن صددناكم عن الهدى بعد إذ جاءكم بعد إذ جاءكم بل كنتم مجرمين وقال الذين استضعفوا للذين استكبروا بل مكروا الليل والنهار إذ تأمروننا أن نكفر بالله लहु मा फी हल इल्ला मा ते बडे बनणारे या ताबले गेलेल्या लोकांना उत्तर देतील काय आम्ही तुम्हाला त्या मार्गदर्शनापासून रोखल होत जे तुमच्या पाशी आलं होत नाही किंबहुना तुम्ही स्वतःच अपराधी होता ते दाबले गेलेले लोक त्या बडे बनणाऱ्या लोकांना सांगतील नाही किंबहुना ती रात्री दिवसाची कुटीलता होती तेव्हा तुम्ही आम्हाला सांगत होता की आम्ही अल्लाचा इन्कार करावा आणि इतरांना त्याचा समकक्ष ठरवावा सत्य शेवटी जेव्हा हे लोक प्रकोप पाहतील तेव्हा आपल्या मनात पश्चाताप करतील आणि आम्ही या इन्कार करणाऱ्यांच्या गळ्यात जोखड घालू काय लोकांना याच्या खेरीज इतर कोणता बदला दिला जाऊ शकतो की जशी कृत्य त्यांची होती तसा मोबदला त्यांना मिळावा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 नाही, कभी अड़ी एखा एक सावध कर सुखवस्तु लोग सदैव तुम्हारे अधिक संपत्ति सत्या बागत आदापि शिक्षा भुगना नहीं पैगंबर सलम्बना संगा मजा पालन करता ज्यादा इच्छितो विपुल रोजी देते ज्यादा इच्छितो बेता प्रदान करो परंतु बहुतेक लोक याची वस्तुस्थिती जाणत नाही तु करे बुकुमय तु करे आमील इल मनवा आमिल पॉलिशाऊल इकरम जजे बिमा बिमाटी अमिनो ही तुमची संपत्ती आणि तुमची संतती नाही जे इमान आणतील आणि सत्कृत्य करतील हेच लोक आहेत ज्यांच्याकरता त्यांच्या कृत्यांचा दुप्पट मोबदला आहे आणि ते उंच आणि उत्तुंग इमारतीत समाधानानं राहतील उरले ते लोक जे आमच्या आयतींना नवण्यासाठी धावप करत असतात तर ते प्रकोपात गुरफटले जातील हे पैगंबर सल्ल सल्लम यांना सांगा माझ्या पालन करता आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो विपुल रोजी देतो आणि ज्याला इच्छितो बेटाची देतो जे काही तुम्ही खर्च करता त्याच्या जागी तोच तुम्हाला आणखीन देतो तो सर्व रोजी देणारा अनेक चांगला रोजी देणार आहे आणि ज्या दिवशी तो अखिल मानवांना एकत्र करेल मग हरिश त्यांना विचारेल काय हे लोक तुमची उपासना करत होते तर ते उत्तर देतील पवित्र आहे आपलं अस्तित्व आमचा संबंध दर आपल्याशी आहे या लोकांशी नाही खरं पाहता हे आमची नव्हे तर जिनांची उपासना करत होते यांच्यापैकी बहुतेकांनी त्यांच्यावरच इमान आणलेलं होतं त्यावेळेला आम्ही म्हणू की आज तुमच्यापैकी कोणी कोणाला लाभ पोचू शकत नाही अथवा नुकसान आणि जालिमांना आम्ही सांगू की आता चाखा त्या जहानच्या प्रकोपाची चव ज्याला तुम्ही खोट ठरवत होता وَإِذَا تُتْلَى عَلَيْهِمْ آيَاتُنَا بَيِّنَاتٍ قَالُوا مَا هَذَا إِلَّا رَجُلٌ يُرِيدُ أَن يَصُدَّكُمْ قَالُوا مَا هَذَا إِلَّا رَجُلٌ يُرِيدُ أَن يَصُدَّكُمْ عَمَّا كَانَ يَعْبُدُ آبَاؤُكُمْ وَقَالُوا مَا هَذَا إِلَّا إِفْكٌ مُفْتَرًى وَقَالَ الَّذِينَ كَفَرُوا لِلْحَقِّ لَمَّا جَاءَهُمْ إِنْ هَذَا إِلَّا سِحْرٌ مُبِينٌ या लोकांना जेव्हा आमच्या स्पष्ट आहे ती ऐकवल्या जातात तेव्हा हे सांगतात हा मनुष्य तर केवळ हेच इच्छितो की तुम्हाला त्या उपासनापासून पराडमुख करावं त्यांची उपासना या काफिरांसमोर जेव्हा सत्य आलं तेव्हा त्यांनी सांगून टाकलं की ही तर उघड जादू आहे वास्तविक पाहता आम्ही ज्याला ते वाचत असावेत आणि तुमच्यापूर्वी यांच्याकडे कोणी सावध करणाराही पाठवला नव्हता यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनी खोट ठरवलं आहे जे काही आम्ही त्यांना दिलं होतं त्याच्या एक शतांश पर्यंत हे पोचलेले नाहीत परंतु जेव्या प्रेषित खोट लिखल तो पहा कि शिक्षा किठोर होती पैगंबर सल्लासलम्ला संगा कि मी तुम्हारा केवल एक गोष्टी का उपदेश देते अल्ला करता तुम्ही एक एकटे आणि विचार करा तुमच्या सोप्यात बर कोणती गोष्ट आहे जी वेळपणाची असावी तो तर एका भयंकर प्रकोपाच्या आगमनापूर्वी तुम्हाला सावध करणार आहे उल इन्वीन शक्ति हो मागितला आहे तर तो तुम्हालाच लखला बसो माझा मोबदला तर अल्लाचा जिम्म आहे आणि तो प्रत्येक वस्तूवर साक्षी आहे यांना सांगा माझा रब माझ्यावर सत्याचं पोषण करतो आणि तो सर्व अदृश्य सत्य जाणणारा आहे सांगा सत्याचं आगमन सा झालं आणि आता मिथ्यासाठी काहीच होऊ शकत नाही सांगा जर मी पथभ्रष्ट झालो असेल तर माझ्या पथभृष्टतेचं अरिष्ट माझ्यावर आहे आणि जर मी सरळ मार्गावर असेल तर त्या दिव्यबोधामुळे आहे तो माझा रब माझ्यावर उतरवत असतो तो सर्व काही ऐकतो आणि जवळच आहे या लोकांना त्यावेळी जेवढे लोक भयभीत फिरत असतील आणि वाचून कुठे जाऊ शकणार नाहीत किंभवना जवळ पकडले जातील त्यावेळेला हे सांगतील कि आम्ही त्यावर इमान आणलं वस्तुत आता लांब गेलेले वस्तू कुठे हाती लागू शकते यापूर्वी यांनी कुप्र केलेला होता आणि शोधणं घेताच लांब लांबच्या कल्पना लढवत होते त्यावेळेला हे ज्या वस्तूची अभिलाषा बागत असतील त्यापासून वंचित केले जातील ज्या प्रकारे यांचे समविचारी पुढे गेलेले वंचित झाले असतील हे मोठ्या मार्गवष्ट करणाऱ्या शंकेत गुरफटले होते अल्लाच्या नावाने जो सीम मेहरबान दयावान आहे الْحَمْدُ لِلَّهِ فَاطِرِ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ جَاعِلِ الْمَلَائِكَةِ رُسُلًا أُولِي أَجْنِحَةٍ مَثْنَى وَثُلَاثَ وَرُبَاعَ يَسِيرُ فِي الْخَلْقِ مَا يَشَاءُ إِنَّ اللَّهَ عَلَى كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ مَا يَفْتَحِ اللَّهُ لِلنَّاسِ مِن رَّحْمَةٍ فَلَا مُمْسِكَ لَهَا وَمَا يُمْسِكْ فَلَا مُرْسِلَ لَهُ مِن بَعْدِهِ وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ तुटी त अल्लाह साहे जो आकाशांस पृथ्वी का बनविश्त पोचवरा निर्त करा है फरिश्ते जो दोन तीन तीन चार चार बाहू है तो अपने निर्मित रचनेत जी इच्छित निश्चित अल्लाह प्रत्येक वस्तु समर्थ है अल्लाह ज्यात्या कृपे से द्वार लोकन खुले करील तिला कोा नहीं ज्यादा तो बंद करील अल्लाह नर मग को ही उगड़ा जो जबरदस्त आणि बुद्धिमान आहे लोक तुम्हाला अल्लाचे जे उपकार आहेत त्यांची आठवण ठेवा काय अल्लाह शिवाय एखादा अन्य सष्टाई आहे जो, जो तुम्हाला आकाश आणि पृथ्वीपासून रोजी देत असावा कोई उपास नहीं मग तुम्ही तुम्हें धोका खा आता जर पैगंबर सलम के लोग तुम्हारा खोट नवीन गोष्ट नहीं तुम्हारूर् बरे से प्रेषित खोटे लेखले गर्व मामले सरते शेवी अल्लाह कूजू हो